स्कंद नववा अध्याय नरक कुंडाची माहिती धर्मराजाने सावित्रीला विधीपूर्वक मायाबीज मंत्राचा उपदेश दिला आणि अशुभ कर्माचे फल तिला निवेदन केले धर्मराज म्हणाला शुभ कर्मांमुळे मानवाला नरक प्राप्त होत नाही आता अशुभ कर्माचे फल सांगतो हे भामिनी विविध पुराणांमुळे नामभेद होतात जीव आपल्या कर्मपरत्वे निरनिराळ्या स्वर्गास जातो वाईट कर्मामुळे नरकाची प्राप्ती होते नरकाची विविध कुंडे आहेत ती कर्मभेदाप्रमाणे विस्तृत आणि खोल आहेत ती प्राण्यांना क्लेश देतात ती घोर आणि निंद्य आहेत त्यात शहाऐंशी उपकुंडे आहेत आणखीही उपकुंडे आहेत वन्ही कुंड तप्तकुंड क्षारकुंड विदकुंड मूत्रकुंड श्लेष्मकुंड गरकुंड नेत्रांच्या पोवांचे कुंड वसेचे कुंड शुक्रकुंड रक्तकुंड निंद्य अश्रूंचे कुंड लोहकुंड चर्मकुंड शरीरातील मलाचे कुंड कानातील मलाचे कुंड मज्जाकुंड मांसकुंड नरककुंड लोमाचे कुंड कशांचे कुंड अस्थिकुंड तप्त आणि क्लेशदायक अस्थिकुंड ताम्रकुंड तप्त सुरेचे कुंड अशी कुंडे सांगितली आहेत तीक्ष्णकाट्यांचे कुंड विषकुंड तप्ततेलाचे कुंड विविध आयुधांचे कुंड कृमीचे कुंड पुचे कुंड सर्पकुंड मशकांचे कुंड चिलटांचे कुंड गरळाचे कुंड वज्राप्रमाणे दाढा असलेल्या किड्यांचे कुंड विंचवाचे कुंड बाणांचे कुंड शुलांचे कुंड खडगांचे कुंड गोलकुंड नत्रकुंड काककुंड मंथनकुंड बीजकुंड वज्रकुंड तप्तपाषाणांचे कुंड तीक्ष्ण पाषाणांचे कुंड लाळेचे कुंड शाईचे कुंड चूर्णाचे कुंड चक्रकुंड वक्रकुंड कूर्मकुंड ज्वालाकुंड भस्मकुंड शुभहा्य करणारे सतीकुंड दग्धकुंड ही कुंडे आहेत तसेच तप्तसूची अशी पत्र क्षुरधारा म्हणजे वस्त्र्याची धार सुचीमुख नक्रमुख गोकामुख गजदंश गोमुख कुंभीपाक काळसूत्र मत्स्योध अरुंतुद पांसुभोज्य पारावेष्ठ शूलप्रोत प्रकंपन उल्कामुख अंधकूप वेधनं ताडनं जालरंध्र देहचूर्ण डलन शोषण कश शूर्प ज्वालामुख धूमौंध नागवेष्ठ ही कुंडे आहेत हे सावित्री ही कुंडे पाप्याना क्लेश देणारी आहेत अनेक सेवक त्यांचे रक्षण करतात त्यांच्या हातात दंड पाश असून ते मदमत्त झालेले असतात ते भयंकर असून त्यांच्याजवळ शक्ती गदा तलवारी आहेत ते तमोगुणयुक्त असून दयाशून्य आहे कोणत्याही उपायाने त्यांचे निवारण करता येणार नाही ते विविध रूपे धारण करणारे शूर आहेत ते मृत्यू समयी प्राण्यांना दिसतात ते फक्त पुण्यवान प्राण्यांना कधीही दिसत नाहीत ते दूध स्वधर्मतत्पर विशाल ज्ञानी निशंक अदृश्य आणि विष्णूभक्त असतात ते साध्वी मी तुला कुंडांची संख्या सांगितली आता कोणत्या कुंडात वास होतो हे मी तुला सांगतो अध्याय बत्तीसावा समाप्त